योहान अध्याय एकोणीस मग पिलाताने त्याने येशूला नेऊन फटके मारण्याची आज्ञा दिली आणि शिपायांनी काट्यांचा मुघुट गुंफून तो त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र घातले ते त्याच्याजवळ वारंवार येऊन त्याला म्हणाले हे येऊद्याच्या राजा तुझा जय जय कार आणि त्यांनी त्याच्या तोंडावर मारले पुन्हा एकदा पिलात बाहेर आला आणि येहुद्यांना म्हणाला पहा मी त्याला बाहेर तुमच्याकडे आणत आहे तुम्हाला हे समजावे म्हणून की मला त्याच्यावर दोषारोप ठेवायला कोणतेच कारण सापडत नाही जेव्हा येशू काट्यांचा मुगुट व जांभळी वस्त्रे घालून बाहेर आला तेव्हा पिलात त्यांना म्हणाला हा पहा तो मनुष्य मुख्य याजक व त्याचे रक्षक त्याला पाहता शनी मोठ्याने ओरडले त्याला वजस्तंभावर खिळा वतंभावर खिळा पण पिलाताने उत्तर दिले तुम्ही त्याला घ्या वधस्तंभावर खेळा माझ्या दृष्टीने त्याच्यावर आरोप ठेवण्यास कोणतेही कारण मला दिसत नाही येहूद्याने जोर देऊन म्हटले आम्हाला नियमशास्त्र आहे आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे त्याने मेलेच पाहिजे कारण त्याने स्वतः देवाचा पुत्र असल्याचा दावा केला जेव्हा पिलाताने हे ऐकले तेव्हा तो अधिकच घाबरला आणि तो आत राजवाड्यात परत गेला हेशूला त्याने विचारले तू कोठून आला आहेस पण येशुने त्याला उत्तर दिले नाही बिलात म्हणाला तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय तुला वध स्तंबावर खेळण्याची किंवा मुक्त करण्याची ताकद मला आहे हे तुला समजत नाही का येशुने उत्तर दिले जर वरून अधिकार देण्यात आला नसता तर तुला माझ्यावर अधिकार नसता म्हणून ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो महान पापाचा दोषी आहे तेव्हापासून पिलाताने येशूला सोडण्याचा प्रयत्न केला पण येहूदी मोठमोठ्याने ओरडत राहिले जर तुम्ही या माणसाला जाव दिले तर तुम्ही कैसाराचे मित्र नाही जो कोणी स्वतः राजा असल्याचा दावा करतो तो कैसराला विरोध करतो जेव्हा पिलाताने हे ऐकले तेव्हा त्याने येशूला बाहेर आणले आणि फरसबंदी नावाची जागा जिला इब्री भाषेत गब्बाता म्हणतात तेथे तो न्यायस्थानावर बसला तो तर वलांडण्याची तयारी करण्याचा दिवस असून दुपारची वेळ झाली होती बिलास त्या येहुद्यांना म्हणाला पहा हा, हा, हा तुमचा राजा येहुदी ओरडले त्याला घेऊन जा त्याला घेऊन जा आणि वधस्त मारा बिलाताने त्यांना विचारले मी तुमच्या राजाला वधस्तंभी द्यावे काय मुख्य याजकाने उत्तर दिले आम्हाला कैसराशिवाय दुसरा कोणी राजा नाही मग त्याने त्याला वधस्तंभी खेळण्यासाठी त्यांच्या हाती दिले मग शिपायांनी येशूचा ताबा घेतला येशूने स्वतःचा वधस्तंभ वाहिला तो बाहेर कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी गेला इब्री भाषेत त्याला गुलगुत्था म्हणतात गुलगुत् येथे त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळणी ठोकले त्यांनी आणखी दोन मनुष्यांना सुद्धा वधस्तंभावर खिळले त्या दोघांना त्यांनी येशूच्या दोन्ही बाजूंना खिळले व मध्ये येशूला खिळले आणि पिलाताने एक वाक्य लिहिले आणि ते वधस्तंभावर लावले त्यावर असे लिहिले होते की येशू नासरितकर येहूद्यांचा राजा ती पाटी येहुदी भाषेत लिहिली होती पुष्कर येहुदी लोकांनी ती पाटी वाचली कारण येशूला जेथे वधस्तंभावर देण्यात आले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते तसेच ते लॅटिन ग्रीक आरामी भाषेतही होते येहूद्यांच्या मुख्य याचिकांनी पिलाताला विरोध केला ते म्हणाले येऊद्यांचा राजा असे लिहू नका तर हा मनुष्य येऊदी लोकांचा राजा आहे असा दावा करतो असे लिहा पिलाताने म्हटले मी जे लिहिले ते लिहिले जेव्हा शिपायांनी येशूला वधस्तमावर खेळले तेव्हा त्यांनी त्याची वस्त्रे घेतली आणि चौघात वाटून घेतली फक्त आंतरवस्त्रे ठेवली हा पोशाख वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता त्याला शिवलेले नव्हते म्हणून ते एकमेकास म्हणाले हा आपण थाडू नये तर यासाठी चिठ्ठ्या टाकून कोणाला मिळतो ते ठरूया हे यासाठी घडले की पवित्र शास्त्रात जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या म्हणून शिपायांनी असे केले येशूच्या वधस्तंभा शेजारी त्याची आई त्याच्या आईची बहीण क्लोपाची आई मरिया आणि मरिया मगदालिया उभ्या होत्या जेव्हा येशूने त्याच्या आईला तेथे पाहिले आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती तो जवळच उभा होता तेव्हा तो त्याच्या आईला म्हणाला आई हा तुझा मुलगा आहे आणि त्या शिष्याला येशू म्हणाला ही तुझी आई आए। हाँ। त्या दिवसा पासोन या तिला घरी नेले नंतर की आता सर्व पूर्ण पवित्र शास्त्र वचना की परिपूर्ति वावी ये मला तहान लगली तेथे एक आंब भरून ठेवलेले भांडे होते म्हणून त्यांनी बोळा आंबेत बुडून भरून येजोबाच्या काठी वर ठेवून त्याच्या तोंडाला लावला येशू आम घेतल्यावर म्हणाला पूर्ण झाले आहे मग त्याने आपले डोके लवून आपला आत्मा सोडून दिला तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शब्दाताचा दिवस होता शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत अशी येहूदी लोकांची इच्छा होती त्यांनी पिलाताला पाय तोडण्याची आणि शरीरे वधस्तंभावरून खाली घेण्याविषयी विचारली म्हणून शिपायांनी येऊन येशू बरोबर खिळलेल्या पहिल्याचे व नंतर दुसऱ्याचे पाय मोडून टाकले पण जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांना आढळून आले की तो अगोदरच मेला आहे त्याचे ड़ तरी शिपायापैकी एक क्षित भाला भोसकलागे रक्त आने पानी बाहर निष्य ने पाक्षी दिखाई साक्ष खरी आ कि खरे बोलते व तो साक्ष विश्वास धरावा गोषी अशा सा घड़ी की पवित्र शास्त्रा की परिपूर्ति वाला त्याचे एकही हाड मोडणार नाही आणि दुसऱ्या शास्त्र भागात म्हटले आहे ज्याला त्यांनी भोसकले, त्याला ते पाहतील नंतर आरिथाई येथील योसेफाने पिलाताला येशूचे शरीर मागितले योसेफा हा येशूचा शिष्य होता पण गुप्तरितेने कारण त्याला येहुद्यांची भीती वाटत होती पिलाताच्या परवानगीने तो आला व शरीर घेऊन गेला त्याच्या बरोबर निकदेम होता यास मनुष्याने रात्रीच्या वेळी येशूची भेट घेतली होती निकदेम निगदेम शंभर पाऊंड गुर घेऊन आला मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि येहुदी लोकांच्या प्रेत पुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंधित द्रव्यासहित तागाने ते गुंडाळले जेथे त्याला वधस्तंभी मारले होते तेथे एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन थडगे होते व त्या थडग्यात आतापर्यंत कोणालाच ठेवलेले नव्हते तो यहुद्यांच्या येहुद्यांच्या पूर्व पूर्वतयारीचा दिवस असल्याने व ते थडगे जवळ असल्याने त्यांनी येशूला तेथेच ठेवले